वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग त्र्याऐंशी वा मग भरत सकाळी उठला आणि उत्कृष्ट रथ रामाची भेट घेण्याच्या इच्छेने त्वरईने निघाला त्याच्यापुढे मंत्रीजन पुरोहित हे सर्व सूर्याच्या रथाच्या घोड्यासारखे उत्तम घोडे जोडलेल्या रथात चढून चा चालले ईश्वाकु कुलनंदन भरताच्या मागून यथाविधी रचना करून नऊ सहती चालले धनुष्य साठ सहस रथ घेऊन यशवंत मागोमाग चालले यशस्वी राजपुत्र भरताच्या माघोमाग भरता एक लक्ष घोड्यावरून स्वार चालले कैकई सुमित्रा यशस्वीनी कौशल्य रामाला आणायचे म्हणून संतुष्ट होऊन दैदिप्यमान वाहनातून चालल्या लक्ष्मणासह रामाला करता, आर्यांचे जमाव आनंदीत अंतकरणाने त्याच्याच नाना गोष्टी करीत निघाले जगाचा शोक नाहीसा करणाऱ्या मेघश्याम महाबाहू स्थिर करण्याच्या दृढवृती रामाला केव्हापर्यंत आपण पाहू सूर्य उगवता जसा सगळ्या जगातला अंधार नाहीसा करतो तसा राम दृष्टी स्पर्धाच आमचा सगळा शोक दूर करेल अशा प्रकारे आनंदित होऊन शुभ गोष्टी सांगत एकमेकांना भेटत नागरिक जन चालले नगरात जे इतर प्रसिद्ध लोक होते व्यापारी होते ते आणि सर्व शुभेच्छू प्रजाजन आनंदीत होऊन रामाकडे निघाले त्यात कोणी सुंदर पात्रे करणारे कुंभकार होते कोणी शस्त्रे बनवण्याचा धंदा करणारे होते मोरपिसांची कामे करणारे कोणी होते कोणी करवते होते रत्नानं वेस पाडणारे होते काचकाम करणारे होते हस्ते दंताचे काम करणारे चुना काढणारे सुगंधित द्रवे बनवणारे सोन्याचे काम करणारे अंगाचे मर्दन करून ऊन पाण्याने खाटी होते धोबी होते तृणकाम करणारे होते तसेच मोठ्याने दौंडी देणारे होते तमाशातील नट आपल्या बायकांच्या सह होते नाव चालवणारे ना नावडी होते आपल्या वाघणुकीने नावाजलेले गेले ले वेड़ ले गोरोचनाचा गोरो लेप त्यांनी अंगाला लावला होता असे ते सगळे शुद्ध वाहनात बसून हळूहळू भरताच्या मागे जात होते मनातला आनंद मुद्रेवर दिसणारी सगळी सेना बंधू प्रेमी भरत भावाला आणायला जात असताना त्याने श्रगपले तेथे वीर गुह आपल्या ज्ञाती बांधवासह त्या प्रदेशाचे डोळ्यात तेल घालून पालन करीत राहत होता चक्रवा पक्षामुळे शोभणारा तो गंगेचा तीर तेथे ते पोचल्या ती भरताच्या मागून येणारी सेना थांबली सेना थांबताच शुद्धोदक असलेली ती गंगा पाहून भाषण चतुर्थ सर्व सचिवांना म्हणाला माझी इच्छा आहे की सैन्याला इथे मुक्काम करायला सांगावा सर्वांनी चांगली विश्रांती घेतली म्हणजे उद्या ही सागराकडे जाणारी नदी आपण तेवढ्यात मी मार्गस्थ मी स्वर्गस्थ महाराजांना औरध देही करण्याकरता नदीत उतरून उदक देईन असे तो म्हणाल्यावर मंडळी ठीक आहे म्हणाली त्यांनी ज्यांना त्यांना त्यांच्या इच्छेनुसार अलग अलग मुक्काम करायला सांगितला त्या महानदे गंगेच्या तीरावर सामानासह शोभणाऱ्या त्या सेनेला यथायोग्यपणे वसवून महात्मा रामाला परत कसे आणावे याचे चिंतन करीत भरत तेथे राहिला अयोध्याकांडाचा त्र्याऐंशी वसर्ग समाप्त <coughs>